श्रीराम समर्थ पंचिका पहिली समास दुसरा अनुबंध चतुष्टय वेदांताचे प्रतिपादन होत असते तेव्हा चार घटकांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे आवश्यक असते त्या चार घटकांना अनुबंध चतुष्टय असे म्हणतात ते घटक म्हणजे विषय संबंध प्रयोजन आणि अधिकारी हे होत त्यांचेच आता अनुक्रमाने विवेचन करायचे आहे त्यांपैकी वेदांताचा जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचे सर्व उपनिषदांच्या संमतीने जे स्वरूप आहे ते पाहू हो। आणि भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळातील जे संत साधू सज्जन असतील त्या सर्वांचे ज्ञान एकच असते ब्रह्माच्या बाबतीत माया ही उपाधी असून व्यक्ति विशिष्ट जो कल्पित अंश प्रत्येक मन है उपाधि है उपाधि मु निर्माण वास्तव नहीं ब्रह्म प्रत्येक भेद पारमार्थिक खरा ज्ञानेसन कभी हा जो भेद जाणतो तो ज्ञानामुळे नष्ट होतो म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त करण्याच्या गोष्टी बोलूच नाही सद्गुरु आत्मविचार सांगत असताना भेद आणि उपाधी यांच्या निरसनाने अपरोक्ष साक्षात्कार होतो असे सांगून गेले आहे अपरोक्ष म्हणजे माध्यमाची अपेक्षा नसणारा किंवा प्रत्यक्ष या दोहतील भेद जर खराच आहे असे मानले तर वर उल्लेख केलेले साधू सत्पुरुष शास्त्रग्रंथ गुरुवचन आत्मप्रत्यय याचे खंडन झाले असे होते असे असेल तर गुरु शास्त्र यांना कोण विचारेल त्यांचे काहीच महत्व उरणार नाही तेव्हा शहाणे लोक अशा परस्पर विरोधी गोष्टी स्वीकारित नाहीत भेद हा सर्व प्रकाराने जे शब्दशः कोट्यावधी प्रमाणाने मिथ्याच ठरतो हे सर्वमान्य आहे म्हणून निर्गुण अशा ब्रह्माचे ज्ञान करून घ्यावे हे या ग्रंथाच्या मुख्य विषयाचे स्वरूप आहे प्रत्येकात्मा हाच ब्रह्म आहे हे सर्व वेदांतशास्त्राचे तात्पर्य ठरते आता यावर एक शंका निर्माण होते प्रत्येकात्मा आणि ब्रह्म यामध्ये भेद असेल तर ज्ञान संभवत नाही पण कुठल्या तरी उपाधीशिवाय ज्ञान होऊच शकत नाही ज्ञानासाठी ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशा त्रिपुटीची गरज असते अशा प्रकारे या दोन्ही दृष्टीने संकटच येते मग ब्रह्मज्ञान हा विषय कसा होऊ शकतो हा विषय संदिग्ध आहे व्यामिश्र आणि ब्रह्म तर निराकार आहे ते मन बुद्धी या साधनांनी अनाकलनीय आहे अदृश्य आहे म्हणून स्वरूप म्हणजेच ब्रह्मरूप हे ज्ञानाला अनाकलनीय आहे अप्राप्य आहे असा या शंकेचा अभिप्राय आहे याबाबतीत अनुभव काय आहे तो अपूर्व अनुभव आता प्रमाणाने सिद्ध करून सांगितला पाहिजे फलव्याप्तीशिवाय म्हणजे जीवाच्या व्याप्तीशिवाय केवळ बुद्धीच्या व्याप्तीने म्हणजे वृत्तीव्याप्तीने इंद्रियांच्या मदतीशिवाय मन त्या ब्रह्माला जाणू शकते म्हणून ब्रह्मज्ञान हा वेदांताचा विषय ठरतो चंचल वृत्तीमध्ये प्रत्येकात्म्याचे जे प्रतिबिंब पडते तेच फल म्हणजे जीव होय जीव आ वृत्तिहाप्ती ने सर्व विषय से ज्ञान होते बुद्धि घटादी पदार्थ विषयी अज्ञान नहीं से होते आभासरूप जीव चैतन्याने घटादी पदार्थ प्रकाशित होता अशा तरह बाह्य विषय ज्ञाना बुद्धिवृत्ति जीव या दो व्याप्ति आवश्यकता है बुद्धि जीव उत्पन्न होण्यापूर्वी जी सामान्य अवस्था असते तेच प्रकाशमान होणारे आणि अज्ञान या दोघांना बुद्धी प्रकाशित होत असेल तर आभासरूप जीवाचे प्रयोजनच काय याचे उत्तर आता ओघाने सांगितले पाहिजे बुद्धी जड असल्यामुळे घटाचे विशेषत्वाने ज्ञान जीवालाच होते गटादी पदार्थाचे विशेष ज्ञान करून देणे हे जीवाचेच लक्षण आहे स्फुरण होताच जे लयाला जाते त्यालाच आभास असे म्हणतात मुख्य ब्रह्मतत्व हे साहजिकच अंतर्बाह्य एक आणि शाश्वत आहे मुख्य चैतन्य म्हणजे सामान्य आणि जीव चैतन्य म्हणजे विशेष बुद्धीमुळेच जीव चैतन्याचा भास होतो बुद्धीचा अभावी सामान्यच असते तर जीव पन, मुख्य मात्र सर्व काळी तिन्ही काळी असतच असते म्हणून आभास चैतन्य म्हणजे जीव चैतन्याच्या स्फुरणामुळेच बुद्धी ज्ञान प्राप्त होते असे म्हटले आहे जीव आणि बुद्धी या दोहोंच्या व्याप्तीची बाह्य विषयांच्या ज्ञानासाठी आवश्यकता असते जीव चैतन्याचे अस्तित्व बुद्धीच्या अस्तित्वावर अवलंबून असते ही दोन्ही एकमेका वाचून राहू शकत नाहीत म्हणून बुद्धी आणि जीव यांना दोन भिन्न पदार्थ म्हणता येत नाही बुद्धी वाचून जीवरूपी प्रतिबिंब पडत नाही तर जीव चैतन्याच्या अभावी बुद्ध्यादी पदार्थ जड असतात म्हणजे या दोहोंना एकमेकांच्या अस्तित्वाची अपेक्षा असते आणि या दोहोमुळेच इंद्रियांना विषयांचे ज्ञान होते असो ब्रम्हप्राप्तीच्या संदर्भात जीव चैतन्याच्या व्याप्तीची आवश्यकता नाही पण अज्ञानाचे निरसन करण्यासाठी मात्र बुद्धिवृत्तीच्या व्याप्तीचा स्वीकार करावा लागतो हे ब्रह्म म्हणजे मी हे न जाणणे जाणले तरी मी जाणत नाही असे वाटणे या अज्ञानाचे मी ब्रह्म अशी वृत्ती निरसन करते पण जीव चैतन्याचे येथे कारण नाही असे म्हणणे अयोग्य आहे बुद्धी जर असेल तर ब्रम्हज्ञान बाह्य विषयांप्रमाणेच सहज होईल या शंकेचे समाधान कसे करायचे ब्रह्म हे स्वयंप्रकाशी असते घटादी पदार्थ हे जड असतात म्हणून त्यांच्या ज्ञानाला जीव चैतन्याची अपेक्षा असते घट पाहण्यासाठी डोळा आणि दिवा यांची अपेक्षा असते पण डोळ्याने दिवा पाहण्यासाठी अन्य पदार्थांची अपेक्षा नसते त्याप्रमाणे ब्रह्मतत्व हे स्वयंप्रकाशी असल्याने तेथे जीवचैतन्याची अपेक्षा नाही पण ते जीव चैतन्य बुद्धिवृत्तीसह त्यात अंतर्भूत म्हणजे समाविष्ट असते ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडला असताना जरी दीप प्रज्वलित केला तरी त्या दीपाने सूर्य प्रकाशला जात नाही पण त्या सूर्याच्या प्रकाशातच सामावून जातो अशा रीतीने बुद्धीच्या सहाय्याने ब्रह्मतून घ्यावे यावर श्रोत्याने लगेच आक्षेप घेतला अंतःकरणादि पदार्थ जड असल्यामुळे त्यांच्या सहाय्याने ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही यावर आता अनुभवासही ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून सांगण्यात येईल आरशातील प्रतिबिंबाचे ज्ञान मुखालाच हो शकते माजा मुखाची शुभा ही मलाच स्वत मुखाला हो मलासूक आरशाखेरी कधी शक नहीं आरसा प्रतिबिंब जड़े बुद्धि आरसा प्रतिबिंब दिस बुद्धि जीव हना पा नहीं कारण ती दो अनुक्रमे जड़ आणि मिथ्या आहे बुद्धी वाचून ब्रह्म दिसत नाही आणि बुद्धी तर जड असल्यामुळे जाणू शकत नाही मिथ्या असल्यामुळे आभास स्वरूप जीव चैतन्याला मी असा आहे हे कळत नाही बुद्धीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्याचे ज्ञान मुख्य चैतन्यालाच म्हणजे ब्रह्मालाच होते वेदांतामध्ये ज्याला राजयोग म्हणतात तो हाच होय कापूर समताच ज्याप्रमाणे अग्निही दिसतो त्याप्रमाणे अज्ञान संपताच ज्ञानही ओसरते अशा तऱ्हेने प्रत्येकात्मा हाच ब्रह्म आहे हाच वेदांताचा मुख्य विषय आहे या ज्ञानाने मुमुक्षलोक पावन होतात म्हणजे कृतार्थ होतात वेदांतातील साध्य कोणते आणि साधक कोण हे जाणणे हाच संबंध होय येथे मुमुक्षु हा साधक असून मूल वस्तू म्हणजे ब्रह्म हे त्याचे साध्य होय वास्तविक प्रत्यगात्मा हाच ब्रह्म अशी स्थिती असताना त्यात साध्य, साध्य काय निर्माण होते असा कोणी आक्षेप घेतला तर त्याला उत्तर देणे भाग पडते आपण ब्रह्म असूनही मी जीव आहे मला बंधन आहे अशा समजुतीमुळे तो मुमुक्षो प्रत्येकात्मा स्वत साध्य असूनही म्हणजे ब्रह्मरूप असूनही स्वाभाविकपणेच त्यापासून वेगळा पडतो मग ते ब्रह्म मला कसे होता येईल त्यासाठी कोणते साधन करावे लागेल अशी चिंता करीत तो सद्गुरूला शरण जातो त्याला साधक म्हणतात साध्य ब्रह्म स्वाभाविकपणे आपणच असूनही अज्ञानामुळे ते दुसरे वाटत होते रुपे ने ने होते ज्ञानाने प्राप्त साध्य, साध्य या संबंध विचार जाला। आता मंजे प्रयोजन या पदार्था लक्षण संगो श्रोत्या होद कशाणी वेद कशासाठी सांगण्यास प्रवृत्त झाला सर्व शास्त्रांचा समताविषयीचा आग्रह कशासाठी चालला आहे निरनिराळ्या ग्रंथांचा आशय विचारात घेता काय दिसून येते तरी या सर्व उहापोहाचे फळ काय ते आता सुसंगतपणे सांगितले पाहिजे मागे जो ब्रह्मज्ञान हा विषय सांगितला त्याच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणे हेच येथे प्रयोजन आहे मोक्षाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रथम बंधन म्हणजे काय हे सांगून नंतर त्यातून मुक्तता म्हणजे मोक्ष असा पक्ष मांडण्यात येतो त्याचे प्रत्यक्षातील स्वरूप म्हणजे शोक निवृत्ती आनंद प्राप्ती हे सांगण्यात येते हा उपोद्ध झाल्यानंतर या आशयाचे निरनिराळ्या अर्थाचे प्रतिपादन करण्यात येते स्वतःचे मूळ रूप न ओळखणे यालाच अज्ञान म्हणतात त्या अज्ञानापासूनच आपल्या मूळ रूपाच्या ऐवजी मी जीव आहे असे विपरीत ज्ञान निर्माण होते हा विक्षेप होय या विक्षेपामुळे जीवाला वाटत असते की आपण मागे जी कर्मे केली त्यांचीच फळे आता आपण प्रारब्ध म्हणून भोगत आहोत ती भोगत असताना येथून पुढे जी कर्मे केली जातील ती क्रियमान कर्मे ही भोगावी लागते अशी दृढ भावना बळावते तिच्यामुळे जन्म झाला की मृत्यू पावणे त्यानंतर पुन्हा जन्म पुन्हा मरण अशा क्रमाने जराही उसंत न घेता अव्याहतपणे अनेकविध कष्ट भोगत राहतो याला शोक असे म्हणतात अशा या शोकाचा ज्ञानाचा विवेक नाश करतो ज्ञान म्हणजे वेदाने ज्याचे प्रतिपादन केले त्याचा विचार होय संशय आणि विपर्यास यांचा निराश करून प्रत्यगात्मा तोच ब्रह्म अशी जाणीव होणे यालाच ज्ञान असे म्हणतात ते आत्मप्रती शास्त्रप्रती आणि गुरु प्रतिती या त्रिविध प्रि सिद्ध होते आपण परिपूर्ण ब्रह्म आहोत हे निश्चित झाल्यावर असणार अशा शोकाचे निरसन होते हे त्या ज्ञानाचे एक फळ होय आनंद घन ब्रह्म म्हणजेच आत्मा असून आपण स्वतः तेच आहोत या निश्चयाने आत्म्याला सहज समाधान आणि अतिशय आनंद प्राप्त होतो आत्मस्वरूप ज्ञान हीच मुक्ती असेच वेदांचे म्हणणे आहे म्हणजे आनंद प्राप्ती हाच मोक्ष होय अशा तऱ्हेने आनंद प्राप्ती आणि शोकपरिहार ही जी ज्ञानाची दोन फळे होत तीच प्राप्त करणे हे या ब्रह्मज्ञानाचे प्रयोजन होय चौथा अनुबंध म्हणजे अधिकारी होय त्याची पुढे सांगण्यात येणाऱ्या चिन्हांनी ओळख पटेल मग साधकाने वर्णन केले पुढच्या समासात साधन चतुष्टे सांगितले आहे इतिश्रीम आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसार अनुबंध चतुष्ट प्रकारे द्वितीय समास समर्थ